अध्याय एकतीसावा श्री नारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभली पत्नी मारिशाला पुत्रा जवळ सोडून ते ताबडतोब घराच्या बाहेर पडले जेथे जाजली मुद्धी प्राप्त करून घेतली होती त्यात पश्चिम दिशेच्या समुद्राच्या तटावर ते जाऊन पोहोचले आणि समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असे ज्ञान ज्यामुळे होते त्या आत्मविचारवरूप ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली त्यांनी प्राण मन वाणी आणि दृष्टी स्वाधीन करून शरीराला निश्चल आणि ताठ स्थितीत ठेवून आसन जय आणि मग चित्त विशुद्ध परब्रह्मामध्ये लीन केले अशा स्थितीत त्यांना देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असणाऱ्या श्री नागदांनी पाहिले नारला आलेले ना पाहून प्रचेता उठून उभे राहिले आणि प्रणाम करून आदरपूर्वक बसले तेव्हा ते त्यांना म्हणाले हे देवर्षी आपले स्वागत असो मोठ्या भाग्याने आज आम्हाला आपले दर्शन झाले ब्रम्ह आपला संचार हा सूर्याप्रमाणे सर्व जीवांना ज्ञानाने देण्यासाठीच होत असतो प्रभू गृहस्थाव श्रमात आसक्त राहिल्या कारणाने भगवान शंकर आणि भगवान श्री विष्णूंनी आम्हाला जो उपदेश केला होता तो आम्ही खरोखरच विसरलो आहोत म्हणून ते परमार्थ तत्वाचा साक्षात हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करावे त्या योगे हा दुस्तर संसारसागर आम्ही सहज पार करू मैत्रिणी म्हणतात देवर्षी नारदांचे चित्त नेहमी भगवान श्री कृष्णांमध्येच लागून राहिलेले असते प्रचेतनी असे विचारल्यावर ते त्यांना म्हणाले राजांनं ज्याच्याद्वारा सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरेंचे सेवन केले जाते मनुष्याचा तोच जन्म तेच कर्म तेच आयुष्य तेच मन आणि तीच वाणी या लोकी सफल होते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या श्रीहरींची प्राप्ती ज्यां होत नाही त्या माता पवित्रता मौजी बंधन आणि यज्ञदिक्षा यांनी प्राप्त होणाऱ्या तीन प्रकारच्या श्रेष्ठ जन्मांचा वेदोक्त कर्मांचा देवतांप्रमाणे दीर्घ आयुष्याचा शास्त्रज्ञीचा बलाचा इंद्रियांच्या सामर्थ्याचा योगाचा साख्य ज्ञानाचा संन्यास आणि वेदाध्ययनाचा तसेच व्रतवेदा अन्य कल्याण साधनांचा सुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे सर्व प्रकारचे कल्याणांचे अंतिम ध्येय आत्मप्राप्तीच आहे आणि आत्मज्ञान प्रदान करणारे श्रीहरी वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यानंतर त्याचे खोड खांद्या उपशाखा इत्यादी सर्वांचे पोषण होते आणि जसे जीवनाने प्राण्याने तृप्त करण्यामुळे सर्व इंद्रिय पुष्ट होतात तसेच श्री भगवंतांची पूजा ही सर्वांची पूजा होय जसे पाणी सूर्याच्या उष्णतेने उत्पन्न होते आणि उन्हाने ते प्रवेश करते तसेच सर्व चराचर भूत भूतमात्र पृथ्वीपासून उत्पन्न होता आणि पुन्हा तीतच विलीन होता त्याचप्रमाणे चेतन अचेतन असा हा संपूर्ण प्रपंच श्रीहरी पासूनच उत्पन्न होतो आणि त्यांच्यातच विलीन होतो वस्तुत हे विश्व श्री भगवंतांचे ते शास्त्र प्रसिद्ध सर्व उपाधी विरहित स्वरूपच आहे जसे सूर्याची प्रभा त्याच्यापासून वेगळी नाही त्याप्रमाणे कधी कधी गंधर्व नगरीप्रमाणे भासणारे हे जग भगवंतांपासून वेगळे नाही तसेच जसे जागृतावस्थेत इंद्रिय क्रियाशील असतात परंतु झोपेत त्यांची शक्ती लीन झालेली असते त्याचप्रमाणे हे जग सर्व कालात भगवंतांपासून प्रकट होते आणि कल्पांत झाल्यावर त्यांच्यामध्येच विलीन होते खरे माता भगवंतांच्या ठिकाणी द्रव्य क्रिया आणि ज्ञानरूपी विविध अहंकारांच्या कार्यांची तसेच त्यांच्यामधे होणाऱ्या भेद आणि भ्रमाची सत्ता मुळीच नाही राजे हो जसे ढग अंधार आणि प्रकाश हे आकाशातून क्रमाने प्रकट होतात आणि त्यातच विलीन होतात परंतु आकाशच्यापासून लिप्त होत नाही त्याचप्रमाणे या सत्व रज आणि तमोमय शक्ती कधी परब्रम्मापस उत्पन्न होता कधीत होकर प्रवाह चालूच परंतु आकाशाप्रमाण नि परमे को विकार उत्पन्न होता नहीं मनु ब्रम्हदेव आदि सर्व लोकपाला अधीश्वरअले श्रीहरिं आत्मा ही भिन्न न मानता तुम्हें भजन क्या कारण सर्व देहधारण करना आत्मा तेच जगताचे निमित्त कारण कान उपादान कारण प्रधान आणि नियंत्रण पुरुषोत्तम आहे तसेच आपल्या कालशक्तीने तेच या गुणांच्या प्रवाहरूप प्रपंचा संहार करतात सर्व जीवांवर दया करण्याने जे काही मिळेल तेवढेच संतुष्ट राहिल्याने तसेच सर्व इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून शांत केल्याने ते भक्तवत्सल भगवान लवकरच प्रसन्न होतात सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे त्या संतांच्या हृदयात वृद्धिंग होत जाणाऱ्या भगवंतांच्या चिंतनाने आकर्षित होऊन अविनाशी श्रीहरी येतात आणि आपली भक्ता हीनता सार्थ करीत हृदयावकाशाप्रमाणे तिथून निघून जात नाहीत भगवंतांना सर्वसव मानणाऱ्या अनासक्त पुरुषांवरच भगवंत प्रेम करतात कारण ते भक्तीरस जाणणारे आहे जे लोक अपले शास्त्र ज्ञान धन कुल कर्म उत्तर स्वीकार कर निरंतर अपने से लक्ष्मी तिच्छा करना नरपति देव हमें अजिबा पर्वाही अक्त हो अशा करुणासागर श्रीहरींना कोणताही कृतज्ञ पुरुष थोड्या वेळेस कसा सोडू शकेल मैत्रिय म्हणतात प्रचितांना या उपदेशाबरोबरच भगवान नारदानी भगवंतांसंबंधी आणखी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि ते ब्रम्हलोकाला निघून गेले संपूर्ण जगाचा पापरुपी मल दूर करणारे भगवत चरित्र त्यांच्या तोंडून ऐकून प्रचेता गण सुद्धा भगवान त्यांच्या चरण कमलांचे चिंतन करून भगवत धामाला गेले हे विदुरा श्री नारद आणि प्रचे संबंधीच्या संवादाविषयी आपण मला जे विचारले होते ते मी आपल्याला सांगितले श्री शुकाचार्य म्हणतात राजन स्वयंभू मनुचा पुत्र उत्तान पाल वंशाचे वर्णन झाले आता प्रिय वंशाचे विवरण आहेत राजा प्रिय व्रताने श्री नारदांपासून आत्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करून सुद्धा राज्यभू घेतला देऊन ते भगवंतांच्या परमधामाला गेले होते इकडे श्री मैत्रियांच्या मुखाने ही भगवत गुणानुवाद युक्त पवित्र कथा ऐकून विदूत प्रेममग्न झाला भक्तिभावाचा उद्रेक झाल्याने त्याच्या डोळ्यातून आसवांच्या झाडा वाहू लागल्या आणि त्याने हृदयात श्री भगवत चरणाचे स्मरण करीत मुनीवर मैत्रियांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले म्हणाला महायोगी आपण दयाळू आहात आज आपण मला आज्ञानादक करातून जेथे अनासत्तांचे सर्वस्व श्रीहरी विराजमान होतात तेथे ते पोचवले हो आहे श्री शुकाचार्य म्हणतात मैत्रियांना प्रणाम करून मिदुराने त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर शांत चित्ताने आपल्या बंधुजना भेटण्यासाठी तो हस्तिनापूरला गेला राजन भगवंतांना शरण आलेल्या परंतु भागवत राजांचे हे चरित्र जो मनुष्य ऐकेल त्याला दीर्घ धन सुयश कल्याण सदगती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अध्याय एकतीसावा समाप्त स्कंध चौथा समाप्त हरिओ